कंधदुसरा अध्यायचौथा राजाचे सृष्टीविषयक प्रश्न अण्शुकदेवांशी कथेची सुरुवात ओम श्रीपरमा न सूत उवाच वैयासकेरीतचस्तत्व निश्चयमात्मन उपधार्यमतींकृष्णे औत्तरेय सतीं व्यधा सूत म्हणाले श्रीशुकदेवाचे बोलणे भगवतत्वाच्या निश्चय करणारे होते उत्तरेचा पुत्र राजापरीक्षिने ते वचन ऐकून आपली शुद्ध बुद्धी भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी अनन्य भावाने समर्पित केली शरीर पत्नी पुत्र राजमहाल पशु धन बांधव आणि निष्कंटक राज्य यांच्याविषयीची सवयीने दृढ झालेली ममता त्याने एका क्षणात सोडून दिली शवनकादि ऋषींनो महामनापरीक्षिताने आपल्या मृत्यूची निश्चित वेळ जाणली होती म्हणून त्याने धर्म अर्थ आणि कामाशी संबंध असणारी सर्व कर्मे सोडून दिली नंतर तो भगवान श्रीकृष्णांमध्ये आत्मभावाने मिसळून जाऊन मोठ्या श्रद्धेने भगवान श्रीकृष्णांचा महिमा ऐकण्यासाठी त्याने श्री शुकदेवांना तोच प्रश्न विचारला जो आपण मला विचारित आहात परिक्षिताने विचारले भगवत स्वरूप मुनिवर आपण परमपवित्र आणि सर्वज्ञ आहात आपण जे काही सांगितले ते सत्य आणि योग्य आहे आपण जसजशी भगवंतांची कथा सांगत आहात तस तसा माझा अज्ञानाचा पडदा नाहीसा होऊ लागला आहे मी आपणाकडून पुन्हा तेच जाणून घेऊ इच्छितो की भगवंत आपल्या मायेने या सृष्टीची उत्पत्ती कशी करतात कारण या सृष्टीची रचना ब्रह्मदेवांसारख्यांनाही करण्यासारखी नाही भगवंत या विश्वाचे संरक्षण आणि पुन्हा संहार कसा करतात अनंत शक्ती परमात्मा कोणकोणत्या शक्तींचा आश्रय घेऊन स्वतःच खेळणी बनून त्यांच्याशी खेळतात तसेच ते हे ब्रह्मांड कसे बनवतात आणि पुन्हा कसे मिटवून टाकतात हे मुनिवर्य भगवान श्रीहरींच्या लीला मोठ्या अद्भुत आणि अचिंत्य आहे विद्वानांनाही त्यांच्या लीलांचे रहस्य समजणे अवघड जाते एकटे भगवंत पुष्कळ झी कर्मे करण्यासाठी रूपाने प्रकृतीच्या विभिन्न गुणांना एकाच वेळी धारण करतात की अनेक अवतार घेऊन क्रमशः धारण करतात मुनिवर आपण वेद आणि ब्रह्मतत्व दोन्हीच ही मर्म जाणत आहात म्हणून आपण माझा या जिज्ञासेचे समाधान करावे सूत म्हणाले जेव्हा परीक्षिताने भगवंतांच्या गुणांचे वर्णन करण्याविषयी अशा प्रकारे प्रार्थना केली तेव्हा श्री शुकदेवांनी भगवान श्रीकृष्णांचे वारंवार स्मरण करून प्रवचनाला प्रारंभ केला श्री शुकाचार्य म्हणतात जे संसाराची उत्पत्ती स्थिती आणि प्रलय करण्याची लीला करण्यासाठी सत्व रज आणि तमोगुण तमोगुणूप तीनही शक्तींचा स्वीकार करून ब्रह्मा विष्णू आणि शंकराचे रूप धारण करतात जे सर्व प्राण्यांच्या हृदयामध्ये अंतर्यामी रूपाने विराजमान आहेत ज्यांचे स्वरूप आणि ते जाणण्याच्या मार्ग बुद्धीला न कळणार आहे अशा अनंत महिमा असणाऱ्या परम पुरुषांना मी नमस्कार करतो सत्पुरुषांचे दुःख नाहीसे करणाऱ्या दुष्टांची उन्नती होऊ नये म्हणून निरनिराळा देवता बनवून त्यांना मागेल तेवढेच फळ देणाऱ्या आणि परमहंसन्याशांना त्यांच्या इच्छेप्रमाणे आत्मवस्तूचे दान करणाऱ्या परमात्म्याला मी पुनः पुन्हा नमस्कार करतो जे भक्तवत्सल आहेत भक्ती नसलेल्यांना जे अज्ञात असतात ज्यांच्यासारख्या ऐश्वर कोणाचेच नाही तर त्यांच्यापेक्षा अधिक कसे असू शकेल अशा ऐश्वरीयाने युक्त असूनही जे नेहमी ब्रह्मस्वरूप असणाऱ्या आपल्याच धामामध्ये विहार करतात त्या भगवंतांना मी वारंवार नमस्कार करतो ज्यांचे कीर्तन स्मरण दर्शन वंदन श्रवण आणि पूजन जीवांची पापे तत्काळ नाहीसे करते त्या पुण्यकीर्ती भगवंतांना वारंवार नमस्कार असो विवेकी पुरुष ज्यांच्या चरणकमलांना शरण जाऊन आपल्या हृदयातून या व परलोकाची आसक्ती काढून टाकतात आणि कोणत्याही परिश्रमाविना ब्रह्मपद प्राप्त करून घेतात त्या मंगलकीर्ती असणाऱ्या भगवान श्रीकृष्णांना अनेक वेळा नमस्कार करतो मोठे मोठे तपस्वी दानशूर यशस्वी सदाचारी आणि मंत्रवेते जोपर्यंत आपली मोक्षप्राप्तीची साधने स्वत सह त्यांच्या चरणी समर्पित करीत नाहीत तोपर्यंत त्यांचे कल्याण होत नाही अशा कल्याणकारी कीर्ती असणाऱ्या भगवान श्रीकृष्णांना वारंवार नमस्कार असो किरात हुण आंध्र पुलिंद पुलकस आभीर, कंक यवन खस इत्यादी कनिष्ठ जाती तसेच पापी, ज्यांच्या शरणागत भक्तांना शरण जाऊनच पवित्र होतात त्या सर्वशक्तिमान भगवंताना भगवंतांना पुन्हा पुन्हा नमस्कार असो तेच भगवान ज्ञानीपुरुषांचे आत्मा भक्तांचे स्वामी कर्मपकंड करना वेदमूर्ति धार्मिकांति धर्ममूर्ति तपस्वी तपस्वरूप है शुद्ध हृदया ने चिंतन कर आश्चर्यचकित होता कृपे का वर्षाव करू लक्ष्मीदेवी पति सर्व यज्ञ भोग फल दे प्रजे रक्षक सर्वे अंतरिया सर्वलोकन करतेमी अंधक वृष्णी आणि यादवांचे प्रभू तसेच आधार भक्तवत्सल आणि संतांचे सर्वस्व असे श्रीकृष्ण माझ्यावर प्रसन्न होत विद्वान पुरुष ज्यांच्या चरणकमलांच्या चिंतनरूप समाधीने शुद्ध झालेल्या बुद्धीच्या द्वारा आत्मतत्वाचा साक्षात्कार करून घेतात आणि आपापल्या आवडीनुसार ज्यांच्या स्वरूपांचे वर्णन करीत असतात ते भगवान मुकुंद माझ्यावर प्रसन्न होत ज्यांनी सृष्टीच्या उत्पत्तीच्या वेळी ब्रह्मदेवाच्या हृदयात आदीच्या कल्पाची स्मृती जागृत करण्यासाठी सरस्वती देवीला प्रेरित केले तेव्हा ती स्वतः अंगा सहित वेद रूपाने ज्ञानाचे मूळ कारण असलेले भगवान माझ्यावर कृपा करू भगवंतच पंच या शरीरांना निर्माण करून त्यामध्ये जीव रूपाने शयन करतात आणि या पाच ज्ञानेंद्रिये पाच कर्मेंद्रिये पाच प्राण व मन या सोळा कलांनी युक्त होऊन सोळा विषयांचा उपभोग घेतात ते भगवान माझ्या वाणीला अलंकृत करून ज्यांच्या मुखकमलातून मकरंदाप्रमाणे पाझरलेल्या ज्ञानमय अमृताचे जे संत सेवन करतात त्या वासुदेवावतार सर्वज्ञ भगवान व्यासांच्या चरणी माझा नमस्कार असो परीक्षिता वेदगर्भ देवाने नारदाने प्रश्न विचारल्यावरून हेच सांगितले होते त्याचा स्वतः भगवानारायणाने त्याला उपदेश केला होता आणि तेच मी तुला सांगत आहे एतदेवात्मभूराज नारदाय विपृच्छते वेदगर्भोभ्यधसा यदाह हरिरात्मन श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंश्या संहिताय द्वितीय स्कंदे चतुर्थोध्याय श्रीकृष्णापणस्त